वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग चौसष्टा हे रंबे, हे देवांचे कार्य अत्यंत आवश्यक समजून तो केले पाहिजेस कौशिकाला काम मोह हो पाडून तुझ्याविषयी उद्भव कर रामा इंद्राने ते म्हटल्यावर ती अप्सरा लज्जायुक्त होऊन हात जोडून इंद्राला म्हणाली इंद्रदेव हा महामुनी विश्वामित्र भयंकर माझ्यावर तो भयंकर संतापेल यात मुळीच शंका नको म्हणूनच मला भीती वाटते आपण माझ्यावर कृपा करा रामा अशा रीतीने घाबरून ती म्हणाली तेव्हा थरथर कापत हात जोडून उभ्या असलेल्या रंभेला इंद्र म्हणाला रंभे तुझे भले हो भिवू नकोस मी सांगतो ते कर वसंत ऋतू सुंदर दिसत असताना हृदयाचे आकर्षण करणारा खोकेळ होऊन मी तुझ्या पाठीशी मदनासह उभा राहील तू आपले रूप अत्यंत कांतिमान करून आणि नाना रीतीने सजवून त्या कौशिक ऋषीच्या तपात फट इंद्राचे बोलणे ऐकून तीने आपले रूप उत्कृष्ट केले आणि निरागस हास्याने आणि लाडीकपणाने ती विश्वामित्राला लोभाऊ पाहू लागली विश्वामित्राने कोकिळाचा सुमधुर स्वर ऐकला आणि त्यांचे मन प्रसन्न झाले त्यावेळी त्यांना ती दिसली कोकिळाचे अप्रतिम स्वरगायन आणि रंभेचे दर्शन यामुळे मुनीला संशय आला हा सर्व इंद्राचा खेळ हे जाणून मुनीश्रेष्ठाने क्रोधाविष्ट होऊन रंभेला शाप दिला कि की रंभे कामक्रोधावर जय मिळवण्याचे मी ठरवले असता ज्या अर्थी तू मला लालचावतेस त्या अर्थी हे दुर्भागी स्त्री दहा हजार वर्षे तू दगड होऊन पडशील माझ्या क्रोधाने अदृश्यावस्थेत तू असताना तपोबळाने युक्त असलेला एक महा तेजस्वी ब्राह्मण तुझा उद्धार करील महा तेजस्वी विश्वामित्रमुनी असे तिला बोलले ते आपल्या चित्तात उत्पन्न झालेला कोप जिरवण्याला समर्थ झालेले त्यांच्या त्या ते महान शापाने रंभा दगड झाली महर्षींचे ते शब्द ऐकून मदन तेथून निघून हो ते ते गेला कोपामुळे त्या महा तेजस्वी मुनीचे आजवर केलेले तप नष्ट झाले आणि रामा इंद्रियावर जय न मिळण्या मिळाल्याचे आढळून त्यांच्या मनाला शांती मिळाल्या तप हरण केले गेल्यामुळे त्यांनी आपल्या मनाशी विचार केला की के आता मी राग येऊ देणार नाही काहीच बोलणार नाही किंवा शंभर वर्षे गेली तरी मी श्वासच घेणार नाही जितेंद्रिय होऊन मी स्वतःच स्वतःला शोषून टाकेन जोवर तपाने मिळणारे ब्राह्मण्य मला प्राप्त होणार नाही तोवर श्वास न घेता आणि काहीही न खाता मी वर्षानुवर्षे उभा राही मी तप <coughs> मी तप करीत असताना माझे शरीरावयव क्षीण न व्हावेत अशा रीतीने रामा त्या मुनिश्रेष्ठाने एक हजार वर्षाची दीक्षा घेण्याची अलौकिक प्रतिज्ञा केली बाळकांडाचा चौसष्ठावासर्ग समाप्त